ओळखा पाहू कोडं एक स्वच्छ आणि सुंदर आहे पण उगवते मात्र चिखलात पाण्यात राहते पण भिजत नाही त्यात उत्तर कमळ कोड 2. काटेरी फांदीवर उमलते हे सुंदर फुल प्रेमाने याची देवाणघेवाण त्यात नाही भूल उत्तर गुलाब कोड 3. सूर्याला पाहून उमलते मोठे तोंड मोठ्या पाकड्या रंग आहे याचा पिवळा उत्तर सूर्यफूल कोड चार हिरव्या वेलीवर गुच्छ जणू मोलाचे उमलले की घेतात मन मनमोहून साऱ्यांचे उत्तर समेली कोड पाच शेंदरी रंगाचे फूल. पाकड्या त्याच्या लहान दसऱ्या आणि स्वागताला बनते त्याची मार उत्तर झेंडू कोड सहा लंब दांडीवर लहान लहान फुले रंगता पांडरा नहीं तला काटे एकटाला तरी दरवर तो निशेलांध उत्तर निशीगंध कोड सत सुंदर काला रंग मजा है मी लाजरी बुजरी फिरते मधुर गीत ग आनंदाने वसंत उत्तर कोकिळा कोडं आठ पक्षासारखे पंख आहेत पण आवडते त्यांना पोहायला पाण्यात डुबकी मारायला आणि सुद्धा खायला उत्तर बदक कोड नऊ महालात राहतो पण राजा नाही दाणे वेचायला कुठेही जातो पण नाही पाहुणा कुणाचा राहतो देवडात आणि मशिदीत पण नाही भक्त कुणाचा उत्तर कबूतर कोडं दहा पहाटेच उठवतो साऱ्यांना करू देत नाही आळस कुणाला कुकूच कू करून झाला की दाणे खायला हा मोकळा उत्तर कोंबडा कोडं अकरा लाम मान डोक्यावर मुकुट चमचमते याचे शरीर पंखांवर डोळे हजार रूप याचे मनोहर उत्तर मोर कोड बारा काळे कपडे घालून असतो कामात दंग एकाला बोलावले तरी येतात सगळे मिळून उत्तर कावडा कोड तेरा दोन पाय याचे लांब मान आहे घोड्यासारखी पंख आहेत पण उडत नाही पहा वेश उत्तर शहामृग कोडं चौदा रात्री उठतो दिवसा झोपतो अंधारातच शिकार करतो झाडाच्या ढोलीत राहतो डोळे गोल गरगर -गर फिरवतो उत्तर गुबड, कोडं पंधरा हिरवा गार रंग याचा गळ्यात माळ लाल तुमच्या बोलण्याची नकल करतो घरात आणि जंगलात राहतो उत्तर पोपट कोडं सोळा काड्या काटक्या गोळा करते त्यांचे सुंदर घरटे विणते डोलत डोलत त्या झोपते उत्तर सुगरण कोडं सतरा चोच आहे वाकडी डोळे तिचे तीक्ष्ण आकाशात उडते उंच चंच पण खाली काही दिसल, की झटकन घेते खाली झेप उत्तर घार कोडं अठरा एका पायावर उभा राहतो खूप मासे पकडून खातो उत्तर बगळा कोडं एकोणीस पंखावर पांढरे खिपके सोच माझी पिवडी. तुमची नकल केलेली बघून थक्क व्हाल तुम्ही उत्तर मैना